गजेन्द्रा उद्धार के का मनवंतरानी व्यवस्था कश लि भागवतकरानी संग जशा पोस्ट आता कस कि राष्ट्रपति पंतप्रधान सुप्रीम कोर्टा मुख्य न्यायाधीश राज्यसभा लोकसभा अध्यक्ष हाथ जशा पोस्ट है पोस्ट है मनू सहा पोस्ट आहेत बरं का मनु मनुपुत्र देव इंद्र ऋषी आणि ईश्वराचा अंशावतार अशा सहा पोस्ट आहेत हा ईश्वराचा अंशावतार जो आहे तो ह्या उरलेल्या मंडळींना त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे काम सांगतो आणि मनवंतराची व्यवस्था लावली जाते या तामस मनवंतरामध्ये गजेंद्राचा उद्धार केल्याचा उल्लेख भागवतकरांनी केलेला आहे त्यावेळेला परीक्षित राजाने विचारल्यावरून आता तपशिलात कथा भाग सांगतात त्रिकुट पर्वतावर एक ऋतुमत नावाचं उपवन होत त्या उपवनामध्ये हा गजेंद्र राहत होता अत्यंत बलाढ्य असा होता असं वर्णन केले की त्याच्या नुसत्या मदाच्या वासानं सिंहासारखे पशू देखील घाबरून पळून जात असत इतका बलाढ्य होता तो उन्हास है अंगा ची तलखी है या सह त्या मथे मथे या जलक क्रीडा कर उद्देशान हा गजेन्द्र अपने परिवार सहित मत उद्या सरोवरा मधे गए यथेच्छ जलक्रीडा गेली यथेच्छ जलक्रीडा के लिए जलक्रीडा जलक संपून बाहर यार इतकिया मध्य सरोवरा मेला एक नकर नेता पाय धरले तो नकर तसाच बलाढ्य होता गजेंद्र ही बलाढ्यच होता तो गजेंद्र त्या नकराला बाहेर काढायचा ओढायचा प्रयत्न करतोय तो नकर त्याला आत ओढ ओढायचा प्रयत्न करतोय त्या गजेंद्राला काही यश ये येईना जरी त्याची ताकद जास्त असली तरी तो नकर बलाढ्य होता आणि शिवाय तो स्वस्थानी होता महत्वाचं ते आहे बर का स्वस्थानी होता नकर स्वस्थानसाध्य गजेंद्रमोपी करशते प्रत्येकाची ज्युरिस्टिक्शन ठरलेली असती तुम्ही मोटरसायकलवरनं रस्त्यात जर निघाला असला अगदी समजा भल्या पहाटे निघालाय तर रस्त्यावरची कुठली तरी कुत्री एकदम दोन तीन मागं लागतात बघा तुम्ही तशीच गाडी जोरात मारली तर ती तुम्ही जितकं जाल तेवढी येत नाही त्यांची ज्युरिस् संपली की ते मागं फिरतात तसं आहे सरकारी अधिकाऱ्यांची सुद्धा तशीच ज्युरिस् ठरलेली असती बरं काय तर तसं ह्या नकराच्या बाबतीत असं होतो त्याच्या ज्युरिस्टिक्शनमध्ये होता तो आणि त्यामुळं गजेंद्राचं काही सां गजेंद्राच्या परिवारातले जे सदस्य होते त्यांनी या गजेंद्राला ओढून बाहेर काढायचा प्रयत्न केला साखळी करून गजेंद्राची शेपूट एकानं सोंडेन धरायची त्याची शेपूट दुसऱ्यानं सोंडेन धरायची आपण रस्सीखेचचा खेळ बघितला असे रस्सीखेच दोन मजबूत जवान हातामध्ये काठी किंवा ती रस्सी अशी धरतात दोघं जण एक समोरच्या बाजूला एक इकडच्या बाजूला आणि मग त्या बाजूला आणि ह्या बाजूला तो जो या जा ज्यांनी ती काठी धरली असेल त्यांच्या कमरेला अशा मिठ्या मारून हाताने पकडून हिकडे एक पाच सात लोक तिकडे एक पाच सात लोक असे असतात आणि मग हिसकाशीची सुरू होती बघा तसा हा प्रकार विजेंद्राला बाहेर काढायचा प्रयत्न केला हे सगळे परिवारातले सदस्य त्याला बाहेर ओढायचा प्रयत्न करतात तरी सुद्धा यश आलं नाही शेवटी भागवतकाराने वर्णन करत वर्ण चालला त्या म्हणे परिवारातले सदस्य जे होते त्याने विचार केला की आता हा काय जगत नाही जाऊ दे म्हणाले आता आपण जाऊया म्हणून त्याला सोडून निघून गेले तुकाराम महाराज म्हणाले कळू येईल अंतकाळी प्राणप्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ बस कोणीही उपयोग उपयोगी पडत नाही मारस तुका म्हणे माझी नहोतही कोणी तुझं चक्रवाणी वाचून या सगळे निघून गेले हा गजेंद्र मनाशी विचार करतोय आता आपली सुटका कोण करणार कोण करणार त्यानं मनाशी विचार केला की के आता म्हणाला त्यालाच मी शरण जावं की जो या जगाचा नियंत आहे बस जगाचा नियंत्रता कोण आहे मला ठोक नाही म्हणतो श्री हरी आहे का शंकर आहे का ब्रह्मदेव आहे कोण जो असेल तो बस आणि म्हणून त्यानं भगवंताला हाक मारल्यावर का तो काय म्हणतो ठोक आहे का न सेठा वा ब्रह्मा न शिव अथवा श्रीपती हरी मला एवढं ठोक आहे नसे ठावा ब्रह्म न शिव अथवा श्रीपति हरी यापैकी कोण जगन्यंता है माला नहीं परंतु ठोक है कि जो जगन्यंता आहे तो कसा आहे। <coughs> हरी जो तापा उठनी कृपा सिंधु लहरी कृपा सिंधु या लहरी उठन तो आमच त्रिवेद ताप हरण करते माला नक्की ठोक है न सेठावा ब्रह्म न शिव अथवा श्रीपति हरी हरी जोता पे उठनी कृपा सिंधु लरी हरी वाटे वे काीस विपति मृत्यु भुजगात्ती काीस काल रूपी हत्ती हरिवाटे हरिवाटे हरि अर्थ सिंह काल रूपी हत्ती ला जो सिंह प्रमाण है मृत्युरूपी भुजगा भुजंग सर्प मृत्युरूपी भुजंगा जो विपति प्रमाण है विपति पक्षी पति अर्थ राजा विपति याथ पक्षीराज गरुड़ मृत्युरूपी भुजंगा जो गरुड़ा प्रमाण है कालरूपी हत्ती जो सिंहा प्रमाण हैरिभर का जो कोई हरी वाटे काळा करीस विपती मृत्यूभूजगा आणि जगाचा तू ऐसा, आईसा धनिकवणतो पाव मजगा जो कोण धनी असेल तो बस तेना आर्थ होऊन हाक मारले आपल्याला सांगतो ज्ञानेश्वर महाराज म्हणाले रंक एकाडलेपणे रंक एका आढलेपणे कापुळती धाव गा धाव गा धाव गा अरे तयाचे ग्लानी धावळे काय न मज ती हाक कानावर पडली मात्र आणि भगवान निघाले गरुडाला म्हणाले चल म्हणाले चल गरुडावर आरुड झाले झपाट्यानं मारला महाराज झपाट्यानं चल म्हणाले अजून जरा अजून जरा अजून आजु... त्याने एकशे चाळीस न गाडी मारली तुम्हाला सांगतो तरी भगवंताला असं वाटलं किती मंद चाललाय हा आणि म्हणून शेवटी भगवंतानी केलं काय म्हणे की त्याला दिला सोडून असा आला गरुड समोर दिसत होता ला पितांबराचा पिवळा पालव गगनी झळकला पालव गगनी झळकला गरुडावरती बैसुनी माझा गरुडावरती बैसुनी माझा कैवारी आलं नामदेव महाराजांनी वरती बैसुनी म्हटलं पण त्यांची क्षमा मागून या कथानकाच्या संदर्भात थोडासा फरक करतो काय गरुडा मागे टाकून माझा कैवारी आला भगवंतानी त्या गरुडाला मागं सोडलं आणि हा सर्व व्यापक असणारा परमात्मा गजेंद्रासमोर हजर झाला महाराज लक्षात घ्या भगवान असे समोर उभे आहेत हे बघितल्यानंतर गजेंद्राला आनंद झालेला आहे त्यानं केलं काय ठोकाय का त्याच्या मनात असं आलं की याचं स्वागत कसं करावं आपण त्यानं सरोवरामध्ये उमललेली जी कमळ होती त्यातलं एक कमळ आपल्या सोंडेनं खुडलं आणि भगवंताला ते आपलं सर्वस्व म्हणून अर्पण केलं बस भगवंताला ते आपलं सर्वस्व म्हणून अर्पण केलेलं आहे लक्षात घ्या भगवान म्हणतात म्हणाले मला दुसरं तिसरं काही लागत नाही म्हणाले प्रेम असेल तर बाकी काही लागत नाही भक्तीचे नाही नावे फुल एक मजत यावे बस त्याच्या प्रेमानं भगवान म्हणतात मी इतका भांभावून जातो ते लेखे तरी मी तुरंबावे तरी मुखीची घाली बरं का खरं म्हणजे फुलाचा वास घ्यायचा नाही परंतु भगवान म्हणतात मी इतका भांभवून जातो की ते फूल वास घ्यायच्याऐवजी तोंडातच घालतो अशनामी प्रयत्न म्हणा अशनामीची ही छटा आहे <laughs> तोंडात घालतो म्हणून असो भगवंतांनी त्या कमलाचा स्वीकार केला आणि आपल्या हातातल्या सुदर्शन चक्राच्या योगाने त्या नकराचं मुख फोडलं आणि गजेंद्राची मुक्तता केली व्यास गजेंद्राला विमानात घालून भगवान त्याला वैकुंठाला घेऊन निघाले म्हणे भगवंताची अशी पाठ फिरली तर मागणं हसल्याचा आवाज आला कोण हसतय म्हणून भगवंतानी बघितलं तर तो नकर फुटक्या तोडणा हसत होता भगवान विचारतात त्याला काय रे हसते किंवा म्हणाले हा हसाल काय झालं तू काय म्हणाला अह थोराने हसण्यासारखं करायचं आणि गरीबाने हसायचं सुद्धा नाही जुलू जुलूम झाला की म्हणाला काय झालं काय झालं काय सांग तो काय म्हणाल ठोक आहे का भगवंता तुम्ही या गजेंद्राचा उद्धार करताय आणि माझा कोण करणार छे छे म्हणाले तू माझ्या भक्ताला त्रास दिलास हजार वर्ष त्रास देत होता असं म्हणाले तुझा नाही उद्धार करणार हा गजेंद्र नकर काय म्हणतो ठोक आहे का देवा मी तुमच्या भक्ताला त्रास दिला काय काय बोलताय ओ मी तुमच्या भक्ताचे पाय एक हजार वर्ष घट्ट मस्तकी धरून राहिलो तो म्हणाला मग शेवटी त्याचाही उद्धार केला म्हणे असो हा नकर कोण होता गजेंद्र कोण होता भागवत सांगितले पूर्वी एक हुहु नावाचा गंधर्व होता देवल ऋषी नदीवर स्नान करायला गेलेला असताना हा गंधर्वही तिथे गेलेला होता हा जलक्रीडा करत होता वरच्या अंगाला देवल ऋषी स्नान करत होते याला औदसा आठवली कोणाला या गंधर्वाला त्यानं केलं काय पाण्यामध्ये बुडला नदीच्या आणि खालना आत्न पोहत गेला आणि देवल ऋषींच्या तिथं जाऊन खालन पाण्यात त्यांचा पाय उडला ठीक आहे म्हणाले असले डोहाळे तुला होत आहेत काय नकर म्हणून त्याला शाप दिला तो हा नकर गजेंद्र कोण होता तेही सांगितले पूर्वी द्रविड देशामध्ये पांडे प्रांतात इंद्रद्युम्न नावाचा राजा होता खरोखर बघूतो फक्त होता बर का आपल्या प्रसादामध्ये भगवंताचं ध्यान करत बसलेला आहे तो समाधी ला लागलेली आहे त्याची आणि त्यावेळेला अगस्ती मुनी त्या ठिकाणी आलेली आणि अगस्ती परवा आपण ऐकलं बघा परीक्षित राजाचा जसा गैरसमज झाला शमी कृष्णच्या संदर्भात तसा आता इथं अगस्ती मुनींचा झालेला आहे त्यानं असं वाटलं की आपला आदरा तिथे करायला नको सत्कार करायला नको स्वागत करायला नको म्हणून ह्यानं समाधीच सोंग घेतलंय म्हणून याने शाप दिला त्याला गज गजयुनी हा इंद्रद्युम जो होता तो गजेन्द्र होता पर पूर्वजन्मी जी भगवंता की आराधना के लिए होती परिणाम गजयौनी सुध्धर्वजन्मा की स्मृति जागी होती और भागवतकरा ने वर्णन के लिए किन जी मगाशी भगवंता की स्तुति के लिए वगैरह हो संगित ना तो ती स्तुति पूर्वजन्मी शिकले स्त्रोत्र के लिए उल्लेख के भागतकरा ने ही जी घटना घडलेली आहे ती तामस मनवंतरातली आहे पुन्हा एकदा ओळीनं मनवंतर सांगतो स्वयंभू हो मनवंतर त्यानंतर स्वारोच त्यानंतर उत्तम तामस हे चौथं मनवंतर यामध्ये गजेंद्र उद्धाराची घटना घडली तामस आता याच्या पुढचं आहे ते रैवत आणि त्याच्या पुढचं साहू मनवंतर जे आहे ते चाक्षुष मनवंतर आहे शुकाचार्य सांगतात राजा या मनवंतरामध्ये क्षीरसागराचं मंथन झालं म्हणाल परिक्षित राजाने विचारल्यावरून आता तपशील सांगतात त्याच असं झालं म्हणाले की हा इंद्र एकदा हत्तीवर निघालेला होता ऐरावतावरनं वाटेमध्ये दुर्वासमुनी समोर गाठ पडलेले आणि दुर्वास मुनिनी प्रसन्नता करणानं आपल्याला सांगतो आपल्या गळ्यातली माळ इंद्राकडं प्रसाद म्हणून टाकली तेवढा योग आहे लक्षात घ्या तुम्हाला सांगतो कपिलाष्ठीचा योग दुर्वास आणि प्रसन्नता दोन्ही गोष्टी एकत्र अवघड योग आला पण लक्षात घ्या यांनी अशी ती बा त्याच्याकडं टाकली परंतु त्या ऐश्वर्यानं उन्मत्त झालेल्या इंद्रानं त्याच्याकडे लक्षच दिले नाही ती त्या गज ऐरावताच्या गंडस्थळावर पडली तितनं घसरून खाली पडली आणि गजे त्या ऐरावताच्या पायदळी तुडाविली गेली हे सगळं दुर्वासृष्टींच्या डोळ्या देखत बरं का संतापले महाराज आणि त्याने इंद्राला ऐश्वर रहित होशील ताबडतो म्हणून शाप दिला दुर्वासृष्टीने दिलेला शाप ही सुसंधी आहे असा विचार करून दैत्याने देवांच्यावर स्वारी केली अनुभव युद्ध झालं आपल्याला समतो बरेच देव त्यामध्ये मेले यांना अमर बनायचं बरं का स्वर्गीतलं स्वर्गातलं अमृत पिणारे यांना अमर बनायच मेले काही चाले ना शेवटी काय करायचं मग ब्रह्मदेवाला गारहाणं सांगितलं मग ब्रह्मदेव आणि सगळी इतर देव सगळ्यांनी भगवंताचा धावा केला तेव्हा भगवंतानी इंद्राला सांगितलं म्हणाले आता असं करायचं की दैत्यांच्याशी युद्ध करायच्या भानगडीत पडायचं नाही मग काय करायचं तर दैत्यांच्याशी तह करायचा तू जा म्हणाले बलीकडे जा त्याला सांग क्षीरसागराचं मंथन करायचं मंथन करताना काय काय करायचं तेही सांगितलं सगळ्या लता वेली तृण औषधी जे काय त्या समुद्रामध्ये आणून टाकायचं मंदर पर्वताची रवी करायची वासुकीची दोरी करायची एका बाजूला देव एका बाजूला दैत्य असं होऊन घुसळा म्हणाले अमृत प्राप्त होईल ते अमृत तुम्हाला मिळालं की मग तुमचं सामर्थ्य वाढेल आणि मग युद्ध करायला हरकत नाही परंतु ठेवा पर हे अमृत प्राप्त हो जे त्याला वाद घाला नहीं स्वच्छ सामने टाइगल भगवंता हाइंद्र बलि गला सग प्रपोजल संगित ला। बली लान्य ला। कारण अमृता से निम्न निम्बे वाटेकरीप्रमाते त्या ही मान्य मग घुसा सांगितल्याप्रमाणे सगळ्या लता वेली तृण औषधी सगळ्या समुद्रामध्ये ते आणून टाकलेल्या आहेत मंदर पर्वत आणायला पाहिजे आता पाहिजे ना घुसळायला मंदर पर्वत असा ढकलत ढकलत आडवा करून आणत असताना म्हणे ते काय जमेन ओके प्रचंड धूळ ते काय जमेनं असं वर्णन केलंय की असं ढकलत ढकलत आणत असताना बरेच देव आणि दैत्य त्याच्या खाली चिरडून मेले म्हणे हे देवदैत्य सगळी पुन्हा निराश झालेली आहेत आता काय करावं मग शेवटी भगवंताचा धावा केला पुन्हा मग भगवंतानी तो मंदराचे क्षीरसागरामध्ये आणून ठेवला मग हे सगळे देव त्या वासुकीकडे गेले हे बघ म्हणाले तू आम्हाला मदत करायची दोरी म्हणून काम करायचं तू आम्हाला अमृत प्राप्त झालं की त्यातला तुझा एक वाटा म्हणून आम्ही तुलाही काही त्यातला भाग देऊ वासुकी कबूल झाला मग वासुकीला गुंडाळ त्या परवादा आणि एका बाजूला शेपूट त्याची आणि एका बाजूला तोंड तर ते पहिल्यांदा तोंडा देव तोंडाकडं झाले आणि दैत्याने म्हणाली धरा तिकडे आता आणि आता घुसळूया आपण ते दैत्याने सांगितलं हे शेपटीकडची बाजू म्हणजे अमंगळ बाजू आहे म्हणाली छे आम्ही काय तिकडे होणार नाही आम्ही तोंडाकडे होणार मुक्काट्यानं इंद्र आणि बाकीचे देव इकडं झाले बरं का कारण भगवंतांनी सांगितलं तर वाद घालायचा नाही मुकाट यानं हे सगळे देवी शेपटीकडे झाले हे दैत्य जे आहेत ते तोंडाकडे झाले आणि घुसळायला सुरुवात झाली जसं जसं घोसळायला सुरुवात झाली तसं तसं ते खोल समुद्र तो तो मंदराच्या खाली बुडायला लागला बुडला तर मग आता घुसळणं कसं व्हायचं पुन्हा वगैरे काढायचं कसं शेवटी पुन्हा भगवंताची प्रार्थना केली मग भगवान आले आणि कुर्म रूपानं खालनं त्या मंदर पर्वताला आधार दिला कुर्मरूपानं घोसाळायला पुन्हा सुरुवात झाली आहे बरं का आता लक्षात घ्या परंतु काय आहे कासवाची पाठ कशी असते हो आपल्याला ठोकाय मध्ये अशी फुगीर असते कडे ना अशी निम उतार असतो त्याला असा ते खालन कासवाची पाठ अशी टेकली आणि घुसळायला लागतात ते लडबडायला लागले की हो पुन्हा भगवंताचा दावा केला मग भगवंतानी येऊन म्हणे वरण असं दाबून धरलं त्या मंदराचला भगिनी ठोकाय बघा मिक्सरवर चटणी करायची असली म्हणजे डोमवरती असं दाबून धरायचा आणि मग बटन फिरवायचं असं तसं भगवंतानी खालना वरनं दाबून धरलं खालनं कुरुम रूपानंही आधार दिलेला आहे बरं का म्हणजे आता अगदी बेरिंग मध्ये घातल्यागत झालं हां बेरिंग मध्ये घातल्यागत झालं आणि घोसळायला सुरुवात झाली पण झालं काय ठोक आहे का ते बेरिंग जरा जाम झालं हां मग पुन्हा भगवंताचा दावा केला जमत नाही म्हणून मग भगवान स्वतः आले पुन्हा आणि त्याने घुसळायला सुरुवात केली बघा आणि परवा आपण ऐकलं ना मंदर या पालान। ते मंदरा चला से चा ते ला टेका भगवंता बाहुभूषण घास लाहूषण प्राप्त हूं घुसला सुरुआत महाराज आता पैल्दात कालकूट विष उत्पन्न इतक जबरदस्त विष हो ते जर बाहर पसरल तो त्रैलोक्य जल्द गेल महाराज सगळे देव घाबरलेत आता काय करायचं काय नाही भगवान शंकरांची प्रार्थना केली भगवंता या संकटात आम्हाला वाचवा भगवान शंकर विचार करतायत आता काय कुठेही जरी हे ठेवलं तरी अं त्रैलोक्य जळूनच जाणार म्हणजे ह्याला या कालुकोट विषाला आपल्या पोटात जागा देण्याशिवाय दुसरा मार्ग नाही म्हणून भगवान शंकराने ते प्राशन करून ठेव टाकायचं ठरवलं परंतु असं आहे विष प्राशन करायचं म्हणजे निदान सौभाग्यवतींची अनुमती तरी पाहिजे की म्हणून पार्वतीला विचारलं काय करू म्हणून तिनं सांगितलं तिला शंकरांच्या सामर्थ्याची कल्पना होती बरं का तिनं सांगितलं खुशाल प्राशन करा म्हणाले मग भगवान शंकराने ते सगळं विष आपल्या ओंझळीत घेतलं आणि प्राशन केलं भगवान शंकरांचं सामर्थ्य अगाध होतं हे जरी खरं असलं तरी ते विषही तसंच जबरदस्त होतं बरं का फारसा जरी नाही म्हंटलं तरी त्या विषयानं आपला थोडा का होईना गुण दाखवला काय झालं ठोक का भगवान शंकरांच्या गळ्याला इथं काळ निळ झालं त्या विषयामुळे आणि मग तेव्हापासन नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव आरतीमध्ये दे उल्लेख आहे चाल पुन्हा घुसळायला सुरुवात झाली आणि मग मा एका मागोमाग एका मागोमाग एक एका मागोमाग एक अशी सगळी रत्न निरायला लागली महाराज लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धनंतरश्चंद्रमा गाव कामदुभ सुरेशर गजु रंभादि देवांग आश्व सप्त मुखो विषधनु शंखो मृतं जांबुदे <laughs> पुढच काय म्हणत नाही परंतु एवढंच म्हणून थांबतो काय आहे मंगलाष्ट म्हंटल की दोन गोष्टी होतात या क्षीरसागर मंथरातन कोणकोणती रत्न निघाली याची यादी लक्षात ठेवायला लागत हे एक आणि दुसरं काम असं आहे की श्रोत्यांना सुद्धा जरा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो बरीच वर्ष झालेली असतात बोल्या निर्निराळी रत्न निघायला लागली निरनिराळी रत्न निघायला लागली त्यातनं साक्षात लक्ष्मी बाहेर आली महाराज सांगतो तिचं अद्वितीय लावणं बघितलं आणि तिथं असलेल्या प्रत्येकाला असं वाटायला लागलं की हिनं आपल्याला वरावं हिनं आपल्याला वरावं जो तो तिच्या मागं लागलाय जो तो तिच्या मागा लागलाय सरकार म्हणाले ती म्हणे अशी वर मला घेऊन निघाली ती जो तो मला वर मला वर म्हणून मागं लागला सरकार म्हणाली मला जो कोणी मागणी घालणार नाही त्याला मी वरणार आहे त्यानं स्वच्छ सांगितलं झालं काय म्हणे तर तिच्याकडं दुसऱ्या दिवशी एवढं रजिस्टरचं बिंडळ येऊन पडलं आणि प्रत्येकानं अर्ज केलेला होता मी तुला मागणी घालत नाही तू मला वर मी तुला मागणी घालत नाही तुम्हाला वर <laughs> तिथं म्हणे दुर्वासासारखे तपस्वी लोक होते परंतु काय आहे संसार कसा आहे बघा तिच्या मनाला कुणीही आला नाही कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही दुर्वासांचे तपस्वी लोक होते परन्तु जान क्रोध जिंक नशुरामे धर्मज्ञाने होते परूतदया नौती गुरुशुक्रांचे ज्ञा लोक होते पर वैराग्य नौ शिवी सारखे दानी लोक होते परंतु तो गुण मुक्ति कारणीभूत नौता को ही को एक है एक नहीं सग जन तिजा मगे लगे पर भगवान क्षीर क्षीर सागरा मे बाजूला निमान्त पोड़े महाराज नमाग येत रमा हो यदा भगवान क्षीरसागरात निवांत आहेत का तर त्यांना खात्री होती की हे गिराईक आपलंच आहे <laughs> शेवटी तिनं ह्या भगवंताच्या गाळ्यामध्ये षडगुण ऐश्वर संपन्न परमात्मा त्याच्या गळ्यामध्ये आपली वरमाला घातली महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तिनं स्त्री जातीला शोभेल असा चोखंदळपणा दाखवला स्त्री जात आधीच चोखंदळ बर का त्यांच्याबरोबर साडी घ्यायला जाऊन बघा एकदा म्हणजे कळतंय काय ते दुकानात जायचं आणि ही साडी काढा ती साडी काढा ती साडी काढा ती सा... एक दोनशे साड्या कमीत कमी काढायला लावायच्या ढीगभर मला वाटतं इथं बऱ्याच लोकांचे अनुभवही असतील तसे <laughs> ढीक <laughs> काढायला सांगायचा सा। आणि प्रत्येक साडीमध्ये खोट काढायची बरं काय त्या ही जराची काडी जरा काय बरोबरच वाटत नाही जरा, जरा इकडे पाहिजे होती ती हे बुट्टे जे आहेत ते जरा जास्त बटबटीतच दिसत आहेत हे काय विटूनभूतच होतं हे अरे प्रत्येक साडीमध्ये खोट काढायची आणि हा सगळा ढीक तससा टाकायचा आणि उठून काय पसंत नाही म्हणून निघून जायचं महाराज मुक्कट्यानं घड्या घालत बसतोय तो काय करणार हो तसा चोखंदळपणा वर संशोधन करताना तिनं दाखवला परंतु ज्ञानेश्वर महाराज तिला कॉम्प्लिमेंट देतात म्हणाले तिनं एवढा चोखंदळपणा दाखवून काय साधलं म्हणाले तर म्हणाले पाय धुवावयाचे दैवापात्र झाले पाय धुवायचं भाग्य तिनं प्राप्त करून घेतलं म्हणाले असो पुन्हा घुसळणं सुरू झालेलं आहे आणि शेवटी एक अद्भुत पुरुष त्यातनं बाहेर आला हातामध्ये त्या सुवर्ण कलश आहे अमृतानं भरलेला हे बघितल्यानंतर त्या देवदैत्यानी घुसळायचं काम थांबवलं आणि तो कलश घेण्यासाठी धावले परंतु दैत्य हे आधीच चांगले सामर्थ्य संपन्न होते त्याने पहिल्यांदा जाऊन तो कलश आपल्या ताब्यात घेतला बघा गेलं निघून देवाना काही मिळालं नाही त्या दैत्यांच्यात सुद्धा भांडणं सुरू झाली मला मला मला मला त्यातले जे कमी सामर्थ्याचे लोक होते दैत्यांच्यातले त्यांना सुद्धा मिळालं नाही जे कोणी समर्थ होते त्यांच्याच ताब्यात तो कलश आहे देव विचार करतायत इतकं सगळे खटाटूक सगळा खटपट केली इतकी आणि आता पुन्हा मिळालेलं अमृत गेलं म्हणाले आता काय करावं पुन्हा भगवंताचा दावा केला बरं का लक्षात घ्या आणि मग भगवान त्या ठिकाणी आले पुराण प्रसिद्ध असं मोहिनीचं रूप आलेत महाराज वास अद्वितीय लावण्य होती हे ज्यांच्या हातात कलश होता अमृताचा त्या भागामध्ये ती अशी हिंडायला लागली त्यांचं लक्ष एवढा वेळ भांडत होते पण त्यांचं लक्ष जसं हिच्याकडे गेलं तसं देवभान हरपलं महाराज हातातला कलश आहे आपण अमृतासाठी इतकी खटपट केली वगैरे काही लक्षात नाही तू कोण कुठली काय चौकशी करायला सुरुवात केली तिनं ती हळूच विषय काढला तिनं ते सगळं ठीक आहे म्हणाली आता तुमच्यात काय वादावादी चालली ती काय मग हे भानावर आले बरं काय होय म्हणाले काय झालं ते आम्ही असं अमृत मिळवलं आणि ते तू घ्यायचं का मी घ्यायचं वगैरे भांडण चाललं तर आमचं म्हणून मला चालू दे म्हणाली चालू दे तुमचं मग यांच्या डोक्यात विषय आला की भांडणं केल्यापेक्षा तिरायताकडनं वाटणी करून घेतलेली चांगली म्हणजे सगळ्यांनाच कुणीही भांडायचं कारण नाही म्हणून त्यांनी केलं काय तर तिलाच सांगितलं की अमृताचं वाटप तू कर ती काय म्हणाली छेछे म्हणाली ओ माझ्याकडे कसं देत तुम्ही एवढं तुम्ही कष्टानं मिळवलेलं आणि माझं समजा वाटप करताना काही चुकलं समजा तर तुम्ही मला बोल लावाल कधी सांगा ती काय म्हणते ठेवू का कथम कश्यपदा अहो एवढे कश्यव ऋषींचे पुत्र तुम्ही एखाद्या अनोळखी तिराईत बरोबर तुम्ही विश्वास ठेवता हे कसं काय म्हणतात पण नाही नाही नाही तूच वाटप कर तूच वाटप कर फार तर वाटप कर म्हणून तिच्या हातात त्याने कल, तो कलश ठेवला बर म्हणाली मी करते पण महाराष्ट्रात जर चुकलं तर मला काही बोल ला, लावायचं नाही तर अजिबात नाही म्हणा ठीक आहे तिनं तो कलश घेतला आणि सांगितलं काय ठोक का हे बघा म्हणाले इतक्या कष्टान तुम्ही मिळवलेले हे अमृत आहे असं पारोशानं काय प्यायचं असतं हां गावा स्नानं करून या सगळ्यांनी सगळे स्नान करून आले त्यावेळेला तिने सांगितलं आता हे बघा असं करूया म्हणाली हे देव आहेत ना अत्यंत हावरट आहेत यांना दम आहे का बघा सारखं मला मला मला मला मला मला असं करूया दोन पंक्ती करूया सरळ एकदा यांना एवढं एवढे देऊन टाकते आणि उरलेलं मग सगळं तुम्हालाच कंसात रिकाम गाडग एक पंग दैत्यांची एक पंग देवांची आणि वाढत सुरू झालं किंवा भरा भरा भरा उंजळीमध्ये अमृत घालतायत भगवान मोहिनी रूपामध्ये अमृत घालतायत हिकडं अमृत घालायचं तिकडच्या पंक्तीकडे बघायचं नुसतं स्मित करायचं कटाक्ष टाकायचं बॅस तिकडे तेवढ्या एवढंच खुश ते बॅस इकडं वाढत चाललेलं आहे दैत्यांचं काही भान नाही आहे लक्षात परंतु त्या राहूच्या लक्षात आलं तो म्हणतोय की एकूण देवांची संख्या प्रत्येकाच्या ओंजळीत टाकलं जाणारं अमृत जे जा आहे त्याची क्वांटिटी आणि एकूणत्या कलशामध्ये असलेल्या अमृताची क्वांटिटी यांचं जर गणित घातलं तर इकडच्या पंक्तीच्या वाट्याला काही येईल असं दिसत नाही म्हणून त्याने केलं काय तो तिथून उठला आणि सरळ देवांच्या बाजूला येऊन तो सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये बसला भगवान वाढत वाढत वाढत येत बरं का भरा भरा, भरा। हे सूर्य चंद्र भगवंताला डोळ्याने खुणा करतात हा मध्ये येऊन बसलाय मध्ये येऊन बसलाय म्हणून परंतु वाढायच्या गडबडीत भगवान होते त्यांच्या काय ते त्यावेळेला लक्षात आलं नाही आणि त्या राहूच्या ओंधळीत अमृत पडलं मात्र त्यानं तोंडाला लावलं बघा मग भगवंताच्या लक्षात आलं की हा तिकडचा इथं येऊन बसलाय हातातलं सुदर्शन चक्र सोडलं त्याचं मस्तक धडा वेगळं केलं पण तो पर्यंत ते अमृत इथं घजापर्यंत येऊन पोचलं तर त्याच्यावरती कट घेतला गेला त्यामुळं खालचं धडही जिवंत राहिलं आणि वरचं डोकंही दु, जिवंत राहिलं एकाचे दोन झाले राहू आणि केतू असो सगळं अमृत जे होतं ते देवाना मिळालं दैत्याना काहीही मिळालं नाही शुकाचार्य म्हणतात राजा बग म्हणाले कशी गंमत आहे स्थल काल परिस्थिती श्रम सगळं देव आणि दैत्य या दोघांचं अगदी एकच होतं म्हणाले तरी सुद्धा दैत्याना काहीही मिळालं नाही आणि फलभागी जे आहेत ते केवळ दैत्य झाले याचं कारण काय याच देव झाले याचं कारण एवढंच म्हणाले काय समर्थांनी सांगितलं सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ते भगवंताचं अधिष्ठान देवांच्या बाजूला होतं दैत्यांच्या बाजूला नव्हतं आणि त्याचा परिणाम म्हणून दैत्याला काही मिळालं नाही देवाना अमृत झाली आणि मग यानंतर पुन्हा युद्धाला सुरुवात झालेली आहे देवदैत्यांच्या आता यांचं सामर्थ्य वाढलेलं होतं आणि मग त्या इंद्रानं वज्राच्या योगानं बलीला मारला बली मेला त्यानं तेच वज्र नमुची नावाचा एक दैत्य होत्या त्या त्याच्यावर प्रहार केला परंतु त्याला काहीही झालं नाही हा इंद्र मनाशी विचार करतोय अरे या वज्राच्या साह्यानं वृत्रासुराला मारला मी आणि या नमुचेला कसं काय होत नाही चिंता करांत झालेला हा इंद्र त्यावेळेला ते तेवढ्यात आकाशवाणी झाली की त्याला असा वर होता त्या नमुचेला की तो ओरड्या आ, ओल्या किंवा कोरड्या अशा कोणत्याही वस्तून मरणार नाही म्हणून मग त्यानं विचार केला याला कसं मारावं तर त्याच्या लक्षात आलं की समुद्राच्या पाण्याचा जो फेस आहे त्याला धड कोरडंही म्हणायला नाही आणि ओलही म्हणायला येत नाही तर तो फेस त्यानं घेतला आणि त्या नमुचीच्या अंगावर टाकून त्याला मारला असं वर्णन केलेलं बली मेला बरेच दैत्य मेले शुक्राचार्य हा मेले बली और मेले दैत्य आस्ताचला संजीवनी विद्ये योग जीवंत भागवतकर भगवंता हे जे मोहिनी चु रूप घत ती बी भगवान शंकरान गली भगवान शंकर महाविष्णूंच्याकडे आलेले भगवंता म्हणाले आपण परवा स्त्री पार्ट घेतला ऐकलं तेव्हा आम्हाला एकदा दर्शन घडावा की मग भगवंता परीक्षित राजा विचारतो मुनिवर्य भगवंतानी वामनवतारी बलीकडं जाऊन याचना केली असं आम्ही ऐकलंय ते कथानं काय आहे तर त्याचं झालं असं कि हा मेलेला बली आणि बाकीचे मेलेले दैत्य यांना शुक्राचार्यानी आस्थाचलावर नेऊन जिवंत केलं आणि त्यानंतर बलीकडनं शुक्राचार्यानी विश्वजित नावाचा एक यज्ञ करून घेतला आणि त्या योगे दैत्यांचं सामर्थ्य प्रचंड प्रमाणात वाढवलं आणि या वाढलेल्या सामर्थ्यानिशी पुन्हा दैत्याने देवांच्यावर स्वारी केली महाराज सगळ्या देवांना स्वर्गात हाकलून लावलेला आहे आणि बली आता स्वर्गाचं राज्य करायला लागलेला देवमाता आधी ती तिला वाईट वाटलं आपल्या मुलांचं ऐश्वर नाहीच झालं म्हणून तिनं पतींची प्रार्थना केली आणि त्यांच्याकडनं अं उपासना करण्यासाठी अनुज्ञा घेतली आणि मग त्यांच्या अनुज्ञेनं तिनं श्रीहरीची उपासना केली भगवान प्रसन्न झालेले काय पाहिजे ते माग म्हणून सांगितलं तिनं सांगितलं की भगवंता तुझ्यासारखा एक मला पुत्र असावा असं मला वाटतं भगवान मनाशी विचार करतात आता माझ्यासारखा दुसरा आणायचा कोण मीच, मीच उदरी ये भगवंता तिजा उदरी वमन रूपान अवतार घेला है आता बलीकड़ राज्य दे का दयाच युद्ध कराए नहीं है मैं का बटू वमन बली चाह यज्ञ चाल यज्ञ मंडपाकड़े नि एक लक्षा दया इतका तेजस्वी बटू है तो यज्ञमंडपाकडे चाललेला असताना म्हणे प्रत्यक्ष सूर्यनारायण यज्ञ मंडपाकडे येतोय काय असं लोकांना वाटलं इतका तेजस्वी बटू वामन ज्या वेळेला त्या यज्ञ मंडपामध्ये गेले त्यावेळेस तिथल्या सगळ्यांनी या वामन बटूंचं उभं राहून स्वागत केलेलं आहे हात जोडून असं वर्णन केलेलं आहे की सगळं तिथं जमलेल्या लोकांनीच स्वागत केलं असं नव्हे तर तिथं असलेल्या यज्ञकुंडातल्या अग्नीनं सुद्धा ज्वाळांच्या रूपाने वरती येऊन वामनांचं स्वागत केलं असं वर्णन केलेलं आहे बलिराजान बगित हा बटू तेजस्वी बोटू आप बली न पूजा है नमस्कार के ला है, है बटो आज मज भाग्य थोर तू मज यज्ञ मंडपा आलास तुलाण पाइजे सुवर्ण मगुन घे जमीन पाजे जमीन मगुन घे द्रव्य कि विवाह वधू पाजे तू का मनाल घे मनाला मैं देना त्यांनी सांगितलं आणि मग वामनानी बोलायला सुरुवात केली बरं का ते म्हणतात की बले, तू म्हणतोय ते बरोबर आहे की वाटेल ते मी देईन अरे तुझं कुळच तसं आहे तुझे पूर्वज किती श्रेष्ठ हिरण्याक्ष त्या हिरण्याक्षाला विष्णूंनी मारला म्हणे परंतु त्या विष्णूलाही असं वाटलं नाही की आपला जय झाला इतका पराक्रम येतो हिरण्याक्ष तो हिरण्य कशपू तर त्या विष्णूच्या मागा लागला विष्णूला पळताभू थोडी झाली कुठं पळावं लपावं समजे नाष्णून काय केलं तर माघारी वळला आणि त्या हिरण्य कशपूच्या हृदयातच जाऊन लपला सांगायचा सा मुद्दा काय यातला तर हे लोक जे आहेत दैत्य हे सगळे बहिर्मुख वृत्तीचे अंतर्मुख वृत्ती करून कधी बघणारच नाहीत त्यामुळे हा विष्णू सापडणारच नाही त्याला असो <laughs> मग त्याचा मुलगा प्रल्हाद तर काय महान भगवत भक्त त्याचा मुलगा विरोचन म्हणजे तुझे पिताजी हा ते तर काय त्यांच्याकडं देव वेशपालटून आलेले होते आणि त्यांनी त्याच्या आयुष्याची याचना केली बरं का हे वेशपालटून आलेले ब्राह्मण देव आहेत हे त्याला कल्पना होती तरी सुद्धा एकदा देतो म्हणून सांगितलं तर म्हणून त्यानं शब्द फिरवला नाही आपलं आयुष्य देऊन टाकलं खरच आहे तुझं कुळच असं आहे की एकदा देतो असं म्हणून पुन्हा नंतर शब्द फिरवणारा पुरुष तुझ्या कुळामध्ये झालाच नाही वामनं सांगतात ही सगळी पुढची तयारी चालली आहे बरं का लक्षात घ्या राजा तू म्हणतोय ते खरंय म्हणाले परंतु असं आहे की ब्राह्मणाचाही काही धर्म आहे काय आहे ब्राह्मणानं आपल्याला आवश्यक असेल तेवढंच मागावं जास्त मागू नये तेव्हा तू देतो म्हणतोयस जर तर मला माझ्या पावलानं तीन पावलं एवढी भूमी दे बस बाकी काही नको बलिराजा म्हणतोय अरे तू बोलताना असं बोलतोयस की ज्याची एखाद्याची सं हयात सगळी संसार करण्यामध्ये गेली असावी असं बोलतोयस आणि मागताना असं का अरे मागतोयस माझ्यासारखा दाता प्रसन्न झालेला असताना असं मागावं की पुन्हा आयुष्यामध्ये ओम भगवती करायची पाळी येता कामा नाहीये आणि असं का मागतोयस माग माग माग म्हणतोय वामनाने सांगितलं नाही म्हणाले मला आवश्यक आहे तेवढंच मी मागितले आहे तेवढं द्यास तरी माझं समाधान आहे तीन पावलं जमीन दे ठीक आहे म्हणाला शेवटी आता तुझी तशी इच्छाच असेल तर मी तुला तीन पावलं भूमीत देतो असं म्हणून त्यानं उदक सोडण्यासाठी क कम, मागवला इतक्या शुक्राचार्य त्या ठिकाणी आले ते म्हणतात राजा म्हणाले देऊ नकोस म्हणाले अरे हा साक्षात विष्णू आहे म्हणाले तू दानाचं उदक ह्याच्या हातावर सोडलंस की हा विश्वरूप धारण करेल एका पावलानं तुझं भूलोकाचं राज्य घेईल दुसऱ्या पावलानं स्वर्गलोकाचं राज्य घेईल तुला तिसरं पाऊल देता सुद्धा येणार नाही दूर होला हा बली म्हणतो अहो गुरुजी अहो मी त्याला शब्द दिलाय हो मग खोटं कसं बोलू आता मी था था ते म्हणतात अरे काही काही वेळेला खोटं बोललं तरी चालतं न नर्मयुक्तम वचनम हिन पाच वेळेला खोट बोललं तर चालतं म्हणे बर का पाच वेळेला विनोदात खोटं बोललं तर चालतं न नर्मयुक्तम वचनम हिन न स्त्रीशुराजन आता हिकडं बघून सांगू का असं <laughs> स्त्रियांच्याशी खोटं बोललं तर चालतं म्हणे बर का <laughs> राजन, न स्त्रिय शुराजन विवाह काग्न जमतय खोट बोललं तर चालतं म्हणे प्राण आद्ये प्राण जायचा प्रसंग आला तर खोट बोललं तर चालतं प्राण आद्ये सर्व धनापहारे सर्वस्वाचा आता नाश होतोय असा असेल तर खोट बोललं तर चाल चालतं अशी पाच स्थानं सांगितली गच गोष्टी सांगितले पंच नृतन्या हुरपातकानी म्हणजे का का? हा काय धर्मसिंधू आहे <laughs> का सोय सिंधू आहे कुणास ठोका सोय सिंधू तो म्हणाला नाही मी देणार अपन मनता है तस जर हा विष्णु है जर मन तो मग मी दे का अहो एवडा त्रैलोक अधिपति सगैया जगह निरा मे हाथ पसरून जो मैसमोर आठू का देना सत्यापरता नहीं धर्म सत्यते ची पर्रम्ह सत्यापाशी पुरुषोत्तम सर्व काल तिष्ठ देना शुक्राचार्य संतप्त झालेले आहेत आणि शाप त्याला त्याला ऐश्वर्या राहित होतला नाही आणि हातामध्ये कमंडलू घेतला आणि वामनांच्या हातावर दानाचं उदक सोडणार परंतु झालं काय सांगू का शुक्राचार्य बलिदे गुरु आहेत गुरु माऊली लक्षात घ्या गुरु माऊली आपल्या शष्याचं नुकसान होतं बगो, हे बघ नाही महाराज म्हणून त्याने केलं काय म्हणे एक बारीक माशीच रूप घेतलं आणि ती कमंडलूची जी तोटी होती त्यात आज जाऊन बसले ते कमंडलू वाकडा केला त्यातनं काय पाणी पडेना काहीतरी अडकलेले दिसते म्हणाला पाणी काही येत नाही म्हणून त्याने केलं काय एक दर्भाची काडी तिथली घेतली आणि त्या तोटीत अशी घातली आणि योगायोगानं बरोबर ती शुक्राचार्यांच्या डोळ्याला लागली आणि डोळा फोटला देव जोड़े तरी करावा अधर्म अंतरे ते कर्म नाचरावे, चरावे आड़ आला फोड़ेला डोला बड़ी ने अंधला के गुरु जे शुक्राचार्य ने तोटीत जाए काोटी का तो पाड़ी नहीं वर्ण होता नहीं का आज का कारण नौत पी तो वेड़ी माया मनता तकार आया थोड़क मे दुसरे का असो शेवटी एकदा ते वामनाच्या हातावर त्रिपाद भूमीच्या दानाचं उदक पडलं देवांच्या बाजूला टाळ्याचा कडकडाट झाला होता जमलं म्हटले आता झालं आणि मी आपल्याला सांगतो शुक्राचार्याने सांगितल्याप्रमाणे घडलं सगळं भगवंताने विश्वरूप धारण केलं उजवं पाऊल टाकलं त्याचं भूलोकाचं राज्य घेतलं आणि स्वर्ग राज्य घेण्यासाठी डाव पाऊल उचललं वरती गेलं गेलं गेलं गेल। आपण परवा बघितलं ना गंगेची उत्पत्ती कशी झाली ते इतकं वरती गेलं की भगवंताच्या पायाच्या अंगठ्याच्या डाव्या पायाच्या अंगठ्याच्या नखानं ब्रह्मांड कटाची कवटी फुटली दुसरं पाऊल स्वर्गाचं राज्य घेण्यासाठी टाकलं आणि स्वर्गाचं रा, राज्य घेतलं त्याचं दोन पाऊलामध्ये सगळं त्याचं राज्य घेऊन झालं आता तिसरं पाऊल कुठं टाकायचं भगवान विचारतायत बलिला भले म्हणाले सांग कुठं टाकू तो म्हणाला तुमचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे दिसत आहेत म्हणाला पण म्हणाला काय हरकत नाही तुम्हाला तिसरं पाऊल टाकायचं असेल तर इथं माझ्या मस्तकावर ठेवा म्हणाल त्यावेळेला त्याची त्या स्त्री विंध्यावली आली आणि ती काय म्हणती वलीला ठोकाय का अहो तुम्ही आपलं तिसरं भगवंताला तिसरं पाऊल आपल्या मस्तकावर ठेवा म्हणून सांगताय अहो तुम्ही त्रैलोक्यातच आहात दोन पावलामध्ये जर त्रैलोक्याचं राज्य त्याने घेतलेलं आहे तर तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवून ठेवा म्हणून सांगता अहंकार नाही का म्हणाली हा शेवटी भगवान म्हणतात बलेला बले अरे तू तीन पावलं मला जमीन देऊ शकला नाहीस याबद्दल आता तुला पाताळात दडपतो म्हणाले आणि म्हणून भगवंतानी त्याला पाताळात दडपला त्यावेळेला भगवत प्रल्हाद आलेले आहेत भगवंताची स्तुती करतात ते म्हणतात भगवंत तुम्हीच याला ऐश्वर दिलेलं होतं काढून घेतलं ही चांगली गोष्ट झाली ऐश्वर काढून घेतलं ही चांगली गोष्ट का झाली तर ऐश्वर असलं की मस्ती येते स्त्री पुत्राधिकांचे मेळे संपत्ती जवळजवळ फळे तेणे रजे डोळे धुंद होतात ज्ञानेश्वर महाराज म्हणाले असो अशा तऱ्हेचं हे कथानक भागवतकरांनी इथे सांगितलेलं आहे शेवट का जो अष्टमस्क अध्याय है चौवीसवा एक मत्स्या की कथा है अष्टमस्क संपले हैवमस्कंधा करते नवमस्कंधा मे दो महत्व के वंश संगित एक सूर्यवंश संग है एक सोमवंश संग सूर्यवंशा प्रभु रामचंद्रां अवतार है सोमवंशा भगवान श्रीकृष्ण अवतार है पा संगता भगवतकार सूर्यवंश संग श्राद्धदेव हा हे आता वयवस्वत बनवंत राहली श्राद्धदेव हा मनु आहे तर त्याला इक्ष्वाकु, नृग शर्या नभग वगैरे दहा पुत्र झाल्याचा उल्लेखित केलेला आहे पहिल्यांदा या राजाला संतती नव्हती म्हणून त्यानं एक यज्ञ केला आपल्याला पुत्र म्हणून वसिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ केला पण यज्ञ करत असताना त्याच्या आधी यज्ञाच्या सुरुवातीच्या सुरुवातीच्या वेळेला त्या या श्राद्ध देवाच्या स्त्रीन, त्याच्या बायकोनं तिचं नाव श्रद्धा तिनं ह्या यज्ञ करणाऱ्या ऋषीना काय सांगितलं म्हणाली मला मुलगा व्हाय होण्यापेक्षा मुलगी व्हावी असं वाटतंय तेव्हा तुम्ही तसे मंत्र म्हणा आणि हा विषय त्या यज्ञ करणाऱ्या लोकांच्या डोक्यात घोळत असल्या कारणानं ह्या श्राद्ध देवाला मुलगी झाली तिचं नाव इला ठेवलं हा श्राद्ध जो आहे म्हणू तो वसिष्ठांच्याकडे गेला आणि म्हणाला की अहो काय तुमच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ केला पुत्र व्हावा म्हणून यज्ञ केलेला होता आणि मुलगी कशी काय झाली म्हणाल्या आणि हे असं जर फळ विपरीत यायला लागलं तर लोकांचा विश्वासच बसणार नाही म्हणाले वसिष्ठाने बघितलं विचार केला लक्षात आली चूक काय ते म्हणाले चूक काय झाली ते कळलं पण जाऊ दे म्हणाले तुला मुलगा पाहिजे ना तर मी माझ्या तपस सामर्थ्यानं या मुलीचा मुलगा बनवतो म्हणाले आणि त्याने या मुलीचा मुलगा केला त्याचं नाव सुद्धीम्न ठेवलं बरं का सुदिम्न हा सुदिम्न एकदा आपल्या मित्रपरिवाराला बरोबर घेऊन असा मृगयासाठी गेलेला असताना गेला गेला गेला गेला गेला गेला दूरवर गेला खूप आणि त्यानं एक विशिष्ट मर्यादा ओलांडली ते सगळा ट्रान्सफर सीन झाला काय झालं तो जो सुदिम्न होता त्याचं परत इलेमध्ये रूपांतर झालं जे बसायला त्यांनी घोडे आणलेले होते ते घोडे त्या घोड्यांचं घोड्यांच्या मध्ये रूपांतर झालं त्या सगळ्या घोड्या झाल्या जा, बरोबर आलेले जे मित्र होते त्यांच्या मैत्रिणी झाल्या हा काय प्रकार होता ते शरवण नावाचं एक वन होतं आणि भगवान शंकराने तिथं अशी मर्यादा घालून दिलेली होती की माझ्याखेरीत जो कोणी पुरुष या मर्यादेत या वनामध्ये प्रवेश करेल त्याचं ताबडतोब स्त्रीमध्ये रूपांतर होईल हे या बिचाऱ्याला काय ठाऊक नाही दैव दैवानं दिलं आणि कर्मानंदेलं म्हणतात तसं याला पुन्हा स्त्री रूप प्राप्त झालं आणि हा पुन्हा इलेच्या रूप इलेचं रूप, इले रूप त्याला मिळालं आणि ही जी इला आहे ती अशी फिरत फिरत फिरत बुधाच्या आश्रमामध्ये गेलेली असताना त्याने एकमेकाला बघून तिथं वरलेलं आहे बुध और इला आणी जा जो मुलगा मुलगावा तो सोमवंशा संस्थापक मान ली हाथ स्कूल वंश संगेल सूर्यवंश दुसरा है सोमवंश सूर्यवंशा इक्श्वाकू हा संस्थापक धरला जो मानला जो सोमवंशा हा पुरु रवा मान लो मगर श्राद्ध देवानं पुन्हा तपश्चर्या केली आणि मग त्याला मागाशी सांगितल्याप्रमाणे इक्ष्वाखू नृग शर्याती नभग वगैरे पुत्र झालेले हा जो नभग आहे ह्याचा मुलगा नाभाग हा नाभाग गुरुग्रही विद्याग्रहणासाठी गेलेला होता बारा वर्ष झाली परत आला नाही चोवीस वर्ष झाली परत आला नाही छत्तीस वर्ष झाली परत आला नाही त्याच्या भावानं वाटलं की तू काय आता येणार नाही म्हणून त्यांनी केलं काय त्याला ग्रहीत धरला येणार नाही असं आणि त्याच्या पश्चात त्याला काहीही भाग न ठेवता असलेल्या इस्टेटीची आपापसात आप वाटणी करून घेतली आणि तो आला की माझी वाटणी कुठं आहे म्हणाला ते म्हटले आता तुझ्या वाटणीला बाबा बर बाबा तरी कशो हो काय त्यांना काय पेन्शन होती का काय काय का का नाही आता त्याने तक्रार केली वडिलांच्याकडे तर ते म्हणाले तुला धन मिळाल्याचे कारण जाऊ दे म्हणाले अंगीर आर्षी या ठिकाणी एक यज्ञ करतायत तू जा तू आता विद्या संपत नाहीस चांगला आता त्यांचं उतार वय झाल्या कारणानं त्यांचे संचार जातात म्हणा किंवा कुठंतरी तटतं म्हणाले तेव्हा तू मदत कर तु ते तुला प्रसन्न होऊन ते धन देतील म्हणाले त्याप्रमाणे तो गेला त्यानं मदत केली अंगिरारषी प्रसन्न झाले आणि त्याने सांगितलं की यज्ञातलं राहिलेलं आता द्रव्य जे आहे ते सगळं तू घेऊन टाक म्हणून सांगितलं ते द्रव्य घेण्यासाठी तो वाकळा इतक्यामध्ये काळा कभिन्न पुरुष समोर उभारला हात लावायचा नाही म्हटला त्या द्रव्याला साक्षात रुद्र होता तो यज्ञातल्या अवशिष्ट द्रव्यावर रुद्राचा हक्क आहे माझा हक्क आहे तुला माझं म्हणणं खोट वाटत असेल तर तू तु तुझ्या तु पित्याला जोडून विचार तो विचारायला गेला अवशिष्ट द्रव्यावर रुद्र हक्क सांगतोय वडिलांनी सांगितलं बरोबर आहे म्हणाले अवशिष्ट द्रव्यावर रुद्राचा हक्क आहे तुला ते घेता येणार नाही त्याने येऊन सांगितलं क्षमा मागितली म्हणाला मला काही नको हे आपलं द्रव्य आपण घ्या रुद्र म्हणतात की मला द्रव्य घेऊन काय करायचंय तुझ आणि तुझ्या पित्याचं मन बघावं द्रव्याच्या लोभानं तुम्ही खोटं बोलताय का एवढंच त्यातला हेतु होता हे द्रव्य तू घेऊन टाक म्हणून सांगेल असो हा जो नाभाग आहे नभगाचा मुलगा त्याचा मुलगा राजा अंबरीश महान भगवत भक्त भागवतकारांनी त्याचं असं वर्णन केलेलं आहे की वरदा हारि पार्वती पर हर हर महादेव सीता कामरण जय जय राम हर ये नम हर ये नम श्री शुकाचार्य महाराज की जय श्री वृंदावन चंद्र की जय जय जय भगवत प्रभो नारायण वासुदेव श्री हरे